आपल्याला एका सहा ओव्याने ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांतपूर्वक सिद्धांत प्रतिपादन करतात या मागील प्रकरणामध्ये वास्तविक मीही सर्व वाचारून खेळली असं म्हणून अविद्या निवृत्त शब्दात जा जाहिर है ध्वनित जा साक्षात जारी जाहिर नोरान्व हे गोष्ट स्पष्ट के लिएपन कसा विनाशो यथावत नास्तविक पूर्णतः निषेध म्हणून म्हणून म्हणतात निवृत्ती म्हणून ज्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती म्हणून ज्याला म्हणायला पाहिजे ते निवृत्ती होणार नाही झाली नाही का त्याचं कारण येत ज्ञानाकार येणं सा अस्तिव त्या ती ज्ञानाच्या आकाराने आहेच ती विशेष रूपाने जरी गेल्याची दिसली तरी या ज्ञानाच्या आकाराच्या रूपाने आणि ती वास्तव विशेषाशी जवळ येऊन जिवंत आहेच असं दिसून येतं हे लक्षात घेऊन हे जे तत्कार्यविद्या्य अविद्या तथा सहैव वर्तते ती या बरबर आना चंबना कार्य रूपाने ती जगली है मना घेन हि गोष्ट ज्ञानेश्वर महाराज अपने पचसहा व्या दृष्टांतपूर्वक संगत नहीं मगरच प्रकरण अविद्यामृदा अ सूचित के लिए तरीपन ती या ज्ञा आकाराने जीवंत है मन कोणत्या रूपाने राहते म्हणजे मौलीच्या शब्दात बोलायचं पूर्ण तरी ऋण न फिटे याच व्याख्यान करण्यासाठी वास्तविक ऋण फेडिली म्हणण्यानंतर ऋण निवृत्त झाला असं लक्षात यायला पाहिजे होत किंवा एवढं म्हणून थांबायला पाहिजे होतं पण पूर्ण तरी फिटे या अर्धालीची स्वच्छ स्पष्टता होण्यासाठी म्हणून निर्मळपणाने आपल्या ध्यानी यावं की पूर्ण ऋण का नाही पूर्ण ऋण फिटत नाही म्हणजे काय ऋणशेष कसा शिल्लक राहतो ही गोष्ट समजून देण्यासाठी दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात जसं काल मी तुम्हाला सांगितलं बाबा ऋण निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ऋण दिल्याचं स्मरण राहणं हा जसा आहे व्यवहारातला आणि त्याच पद्धतीने इथे वाचा शेष काय आहे तो दृष्टांतपूर्वक आपल्याला सांगतात त्याला वैद्यकशास्त्रामधला एक दृष्टांत देतात लोहभस्म तयार केले जातात आणि हे लोहभस्म तयार करते अनेक वनस्पति संबंध कियाम लोह क्रियायाम लोहभस्म जी क्रिया है हे क्रिया एक प्रकार रसायन तरह तैयार करना ही क्रिया के लिए जी वनस्पति विशेषा विशेष वनस्पति का संबंध करूँ सहायन लोहम मार यी पैल लोहत्व निवृत्त करता लोहत्व जरी निवृत्त के तथापि त्यांवती ते नाहीच होत नाही काय होतं ते उलट रसरूपेन ते रसरूपाने वेगळ्या रूपाने ते शिल्लक राहतच असतं अवशिष्ट अवशिष्ट तो मूळ पुन्हा रूपाने शिल्लक राहतच लोह लोहरूपाने नष्ट होऊन ते भस्मरूपाने राहतं आणि लोहभस्म तयार होऊन आपल्याला ते औषधाच्या दृष्टीने उपयोगी पडतं लोहभस्म हे फार महत्वाचं रसायन म्हणून वैद्यक शास्त्रामध्ये वापरलं जात लोह लोह रूपाने नष्ट व्हावं पण रसरूपाने शिल्लक राहावं ही गोष्ट जशी आहे किंवा इंधन इंधन जे आहे ते इंधन जरी नष्ट झालं तरी ते अग्निच्या रूपाने वन्य रूपे आणि अग्निरूपाने ते पुन्हा उर्वरित राहत जरी ते वन्यरूपान रूपाने संपलं तरी अग्नीच्या रूपाने ते रूपांतरित होऊन राहत तथा अविद्योपाधी निवृत्त अपी अविद्या निवृत्तीचा औपाधीचा विनाश झाला अविद्या ही निवृत्त झाली तरी सुद्धा निषेधावधी रुपेन अवशिष्य ते अहम ब्रमित रुपाने शिल्लक राहते घेऊन महाराज आपल्याला असा दृष्टांत देतात आणि <coughs> आत्ताचे वैज्ञानिकही गोष्ट मानतात की कोणताही पदार्थ जगातला विनाशाला पावत नसून तो रूपांतरित होतो या रूपाने नाहीसाला तर दुसऱ्या रूपाने निर्माण होतो राख रूपाने राहतो वायु रूपाने राहतो पण रूपांतरित होऊन राहतो त्याचा विनाश होतो असे हे हल्लीचे लोकही मानित नाहीत आता त्याचा सर्वे काय विचार आहे तो प्रसंगाने आपण सांगू किंवा सांगायचंच ठरलं थोडक्यात समजा एक पृथ्वीचा विनाश झाला तर जलरूपाने राहील जलाचा विनाश झाला अग्निरूपाने वायु रूपाने आकाश रूपाने राहील आकाशाचा रुपा विनाश झाला तर अविद्या रूपाने राहील सर्व पदार्थांचं रूपांतर आविद्येत होतं असं आपलं मत आहे आपणही वेदांतशास्त्र करतेही आणि पदार्थांचं रूपांतर होतं असंच मानतात आणि हे रूपांतर होता होता सरते शेवटी आविद्येमध्ये सर्वांचं रूपांतर होतं असं मानतात आणि आविद्या मात्र तत्वज्ञानाने एकदा निवृत्त होते ते सदाच पुन्हा त्याच्यामध्ये तिच्या उत्पत्तीचा संबंध येत नाही असं आपलं वेदांत विनाश फक्त आपण एकदाच मानतो तोही अत्यंत अभाव त्याला म्हणतात तोच एकटा मानतो बाकीचे कोणतेही अभाव आपण मान्यत नाही आपण म्हणजे काही ग्रंथकर्ते आपल्यातले असे आहेत कि ते इतर अभावाला तयार ते म्हणतात अभाव फक्त तोही अत्यंत अभाव आहे कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी होणं शक्य न झाला प्रपंच अशाच वृत्तीचे वा अशाच निर्धाराचे ते शास्त्रकार आहेत ते मात्र फक्त एक अत्यंत अभाव मानतात आणि तोही परमेश्वराच्या ठिकाणी या जगताचा तर अत्यंत अभाव मानतात त्यांच्या दृष्टीने एकदाच या विद्येचा नाश होतो पुन्हा पुन्हा तिचा नाश होत नाही तोपर्यंत बाकीच्या सर्व पदार्थांचं रूपांतर होतं असंच मानतात या दृष्टांतामध्ये याच न्यायाचा अवलंब करून माऊली आपल्याला असं सांगते की लोह लोहरूपाने जरी निवृत्त झालं तरी रसरूपाने त्याची स्थिती असणं हा जसा त्याचा लेश असावा त्याचप्रमाणे अविद्या अविद्या रूपाने जरी निवृत्त झाली तरी ती या ज्ञानाच्या रूपाने तीच पुन्हा अवतरलेली आहे अभिव्यक्त झाली व अवशिष्ट राहिले असं तुम्ही समजा <coughs> लोखंड स्थूल रूपाने येणे असते कारण का अस्तिनी मधले निखारे निराळे नका पंचमस्तंभीय म्हणून ज्याला म्हणतात ते निखारेच पण अस्तिनी मधले निखारे म्हणतात म्हणजे आपल्या जवळ राहणारे आपल्या भारतात राहणारे आणि भारताला विरोध करणं रशिया येऊन विरोध करतो त्याला विशेष महत्व नाही पाकिस्तान येऊन आपल्याशी भांडतो त्याला महत्व नाही भांडेल सामनेच आहे सगळं पण हे आमने सामने नाही राहायचं जवळ आणि भारतात भारताला विरोध करायचं भारतात भारत पाकिस्तानला सहाय्य करायचं कोणा याला पंचमस्तंभी असं म्हणतात याला अस्तिनी निखारे म्हणतात आपल्याच घरातला एखादा माणूस फुटला म्हणजे तुझा असा आपल्याला शत्रू व्हावा तशा प्रकारे हे आपण ज्याला इंधन म्हणून वापरलं त्याचा अग्निशी संबंध झाला वास्तविक आता हे निखारे म्हणजे अग्निला जे मूळ काष्टत्व रूप आहे ते जरी संपलं असलं तरी इंधनत्व त्याचा म्हणतात ते, ते शिल्लक आपल्याला कल्पना नसे हे इथे पुण्यामध्ये कोळशाच्या वखारी हे रेल्वे जे चालते ते, ते कोळशावर म्हणजे आता पुष्कळ बदल झालाय पण बऱ्याच ठिकाणी कोळशावर ते चालते कोळसा म्हणजे काय कोळसा म्हणजे जळालेलं लाकूडच आहे ते पण जळालेलं लाकूड असलं तरी त्याच्यामधला त्या त्या जो इंधनत्व भाग आहे तो पूर्ण नष्ट झालेला नाही आहे त्यात एवढी शक्ती आहे त्या निखाऱ्यांच्या मध्ये आपल्याला वाटतं की काष्टरूपाने नाही सगळं आता काय त्याचं महत्व संपलं नाही त्याचं इंधनत्व जोपर्यंत तोपर्यंत त्याची शक्ती फार असते उलट सरकारला अशी चिंता आता की हा जर कोळसा नाहीसा झाला संपला तर इंधन कुठून आणायचं म्हणजे त्याच्यामध्ये इंधनत्व ही गोष्ट मान्य असल्यामुळेच त्याची विक्री होती लक्षावधी रुपयाचा व्यापार सगळ्या <coughs> त्याच्यावर चालतात कारण त्याचं इंधनत्व नष्ट झालेलं नंतर म्हणून महाराज म्हणतात काष्ट काष्ट इंधन म्हणून संपलं त्याचा काही नाहीसा झाला तरी त्यातलं इंधनत्व म्हणून त्याला म्हणतात की त्याच्यामध्ये शिल्लक राहणं हा त्याचा शेष आहे म्हणून हे निखारे राहतात का नाही निखार्या रूपाने किंवा रूपानी राहणं हा त्याचा विशेष आहे त्यातला निवर्त्य भावंश म्हणजे इंधनत्व ज्या क्षणात संपेल ना त्या क्षणात अग्नि स्वत ही जळून जातो स्वयमेव उपशाम्य तो स्वतःच नाही सावतो मग त्याला काही पुन्हा नाही सकारण्याचा वेगळा प्रयत्न करावा लागत नाही का नाही इंधनत्व संपले हे थोडक्यात उत्तर आहे इंधनत्व असंच जरी काही तरी निखाऱ्याच्या रूपाने इंधनच आहे अजून शिल्लक लाकूड म्हणून शिल्लक राहिलं नाही हा भाग दुय्यम आहे म्हणून तर लाकूड रूपाने नाही असं झालं एवढ्यावर जर मनुष्य संतुष्ट राहील तर ते निखारे कधी आपल्याला ताप देतील अग्नी रूपाने काही सांगता येतील म्हणूनच निखाऱ्याच्या रूपानेही त्याने असू नये त्याप्रमाणे अविद्या अविद्या रूपाने जरी नाहीशी झाली तरी या अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती रुपाने ते राहते असा त्यातला सारांश आहे हो उनटाधिका परवड लाकूड परवडलं ला। पण त्यापेक्षा निखादे जास्त दाहक आहे म्हणून तर त्या वनौषधीच्या वेळी सुद्धा लाकडाच्या निखारा लागतो त्याचं कारण निखाऱ्याला आज भयंकर असत अग्नीची ज्वाळा जरी भडक दिसली तर भडक ज्वाळ्यामध्ये आज असत नाही पण या निखाऱ्यावर मध्ये आज फार असते मत म्हणून त्याच्यामध्ये काम करण्याची शक्ती जास्तच असते म्हणून त्याच्यापासून निखाऱ्यापासूनच जास्त सावध राहिले पाहिजे इंधनत्व काष्टत्व दिसत नाही आणि आज अधिक असणं हे जास्त महत्वाचं आहे त्याप्रमाणे अविद्य अविद्य होती ती स्वच्छ सांगण्याजोगी तरी होते आता ती अभिव्यक्त झाल्याने ती ओळखायची फार अवघड आहे तेव्हा दुसऱ्या शब्दात तुम्हाला रजोगुणाचा तमोगुणाचा काटा निवृत्त करणं त्या मानानं सोपा आहे पण सत्वगुणाचा काटा निवृत्त करणं फार अवघड म्हणजे का त्याच कारण सत्वगुण दिसायला वर्ण गोंडच आहे पण बंधनाला मात्र सारखाच आहे लोहत्व आणि सुवर्णत्व या भेदाने, साखळी म्हणून ज्याला म्हणतात बेडी म्हणून म्हणतात ती काय समानच आहे श्रहून त्याचं जे बंधनकारक दोन्ही मध्ये सुवर्णाचे हे लोखंडाच्या त्याला काही विशेष महत्व नाही शास्त्र लोखंडाचं असलं काय आणि सोन्याचं असलं काय विनाशाला समान आहे ना तेवढीच गोष्ट लक्षात ठेवायची त्याप्रमाणे अगदी तमोगुणाच्या रूपाने असलेला मनुष्य अगदी रोजगुणाच्या रूपाने असलेला मनुष्य त्याला सांगता येते तुझं चुकलंय म्हणून माणसाला हे तुझलं म्हणून सांगायची सोय नाही त्याला कारण ते पटक नाही उदाहरण द्यायच झालं आज इथे कीर्तन उदय तिथे कीर्तन परवा ठिकाणी सभा संमेलन अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य वक्ते पाहुणे प्रमुख पाहुणे अशा नावाने ज्याची सदा कीर्ती आहे त्याला कोण नको म्हणतो याला कोण वाईट म्हणणार पण हाही एक प्रकारचा मायेचा बंधच आहे सात्विक असला तरी हा लौकिक आहे आणि तो मायेचा आहे हे जसं व्यवहारात समजावं अगदी त्याच पद्धतीने परमार्थातही आणि अहम ब्रह्मासमित्याकार कृती हाही एक प्रकारचा बंधच आहे असं महाराज आपल्याला सुचवतात हाच आविचा लेश आहे म्हणजे जोपर्यंत काष्ट असते तोपर्यंत वन्य असणार जोपर्यंत वन्य आहे तो पर्यंत काष्ट आहे मात्र त्याचे प्रथम जे स्थूल रूप नष्ट होत ते सूक्ष्म रूपाने एवढी गोष्ट खरे की त्याचं जे स्थूल रूप होत ते नाही आता कोळशाचं रूप निखाऱ्याचं रूप त्याला प्राप्त झाले थोडस सूक्ष्म रूप त्याला प्राप्त झालं म्हणूनच तो जात नाही सूक्ष्म दोष हा दुसऱ्याला दिसत नाही आपल्यापासून जात नाही दुसऱ्याला दिसत नसल्या आपल्याला कोणाला सांगायची सोय नाही आणि आपल्याला बंधनाला मोक्षाला मात्र प्रतिबंध केल्याशिवाय बंधनाला म्हणून असला तर माणसाचा नाही मोठाही करू नका आणि छोटाही करू नका सूक्ष्म दोष हा दुसऱ्याला दिसला नाहीतरी दोष दोष असतो छोटा तरी दोषच मोठा तरी दोषच कार्य विघातको दोषिबंधक असलेला दोष हा दोषच असल्या कारणाने प्रतिबंधक असल्या कारणाने कार्याला सांकलो <coughs> था था। <coughs> तो प्रतिबंध करतो यात काही फरक पडत नाही बाजारात होत ते आपल्या इथे आणलं इतकं नव्हे तर आणून तुमच्या हातात दिलं पण देणारा शहाणा होता त्याने काय केलं बटर पेपर जो असतो ना त्याच्यामध्ये ते पेढे घालून तुमच्या हातात एखाद्या भांड्यात एखाद्या डबीत अशा स्थूळ पदार्थात जर तुम्हाला त्याने था पेढा दिला असता तर था था ते समजू शकतो पण त्याने पदार्थ कसा निर्ण पत्करलाय ज्याला बटर पेपर असं म्हणत म्हणजे प्लॅस्टिकचा हा जो कागद आहे त्या कागदामध्ये त्याच्या पिशवीमध्ये घालून त्याला पार तोंड बंद करून तुमच्या हातात येतो तो पेढा कसा तसा दिसतो आपल्याला दिसण्यात काही फरक नाही हे प्रत्यक्ष ज्ञानावर लक्ष ठेवायचं पेढा आपल्या हातात आहे नाही म्हणजे शब्द मात्र व्यवहार बोलाची चकडी बोलाचा ची भात अशातला हा प्रकार नव्हे साक्षात पेढा तुमच्या हातात येऊ नये बटर पेपर मध्ये किती पातळ असतो हाती पातळ निघाले जातात जितका तुम्हाला बारीक त्यातला पातळ घेता येईल तितकाच पातळ घ्या असला पेड़ा खाने का प्रतिबंध ही गोष्ट सूक्ष्म अगधी थोड़ा है प्रत्यक्ष दिता पेढ़ा तरी सुधा खाने जसा प्रतिबंध अतिबंध छोटा का मोटा ये महत्व नहीं काचेच्या आत ठेवलेले पदार्थ असेच आहेत आपण जातो समोर बघतो आत काचे पदार्थ असतात बाहेर आपण असतो पदार्थ आपल्याला सर्वांगाने दिसतो एक अंशतः त्याची बाजूला टेकले ती दिसत नाही ती गोष्ट सोडून द्या पण बहुतेक सगळा दिसतो इतका असूनही खाण्याला मात्र त्याचा जसा प्रतिबंध हा छोटा आहे चांगला आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे पण प्रतिबंध आहे हा जसा प्रकार अगदी त्याच पद्धतीने सात्विक हाही एक प्रकारचा प्रतिबंध आहे असा हा विषय रूप निवृत्त झालं याला असं महाराज आपल्याला सुचवत आहे असं असं निश्चय केला पाहिजे असा निश्चय केला पाहिजे आपण त्याच्याशिवाय हे पुढे उलगडणार नाही अविद्या लेशाचं पूर्ण तरी ऋण न फिटे म्हणजे काय हे अशा रूपाने राहणं पूर्ण ऋण फिटत नाही अथवा मीठ पाण्यामध्ये जरी सुपूर रुपाने नष्ट झाले तरी स्वाद रुपाने पाणी याचा दृष्टांत आपण नेहमी पाहतो लोह भस्म ही प्रक्रिया सर्वांच्या नजरेत येणारी नाही आता तर असं झालंय की सुवर्ण भस्म वास्तविक सुवर्ण भस्म हे त्याच्यापेक्षा अवघड आहे माणसाने जरी इथे दृष्टांत लोहभस्मचा जे असला तरी सुवर्ण भस्म ज्याला म्हणतात ते त्याच्यापेक्षा अवघड आहे कारण पैजस धावतोय आणि त्याच्यावरती प्रक्रिया करायची ही त्या त्याहून अवघड आहे सुवर्ण भस्माचं महत्व आहे वैद्यकशास्त्रामध्ये एकानेक रोगाच्या बाबतीत त्याचा उपयोग होतो आता आम्ही गुरुजी म्हणत असत की तुझं जर नशीब तर सोनं खा काय खा। माणूस खातो का पण सुवर्ण भस्म खायला कारण काय <laughs> सुवर्ण भस्म खाणं म्हणजे सोनं खाणंच आहे सांगण्याचं तात्पर्य त्यापेक्षा ते त्या अवघड आहे कोणताही तो दृष्टांत घ्या आपण हा सुवर्ण भस्माचा लोह भस्माचा दृष्टांत वैद्यकशास्त्रातल्या सर्वांच्या अनुभवाचा नाही आहे त्यापेक्षा अनुभवात घाप्त झालेला असल्या कारणाने त्या घकाराला त्या लवणाला आपण पाण्यामध्ये टाक लवणा जलिली नेपी त्याला पाण्यामध्ये टाकला असताना त्याचा विलय होतो विरघळून जात पारागदी पाणी रुग होत संपूर्ण तरी सुद्धा रसत्वेन तत्र रसरूपाने त्याची म्हणजे खारटपणा त्याला म्हणतात अशा रूपाने त्याचं तिथे प्रती वर्तक त्याची प्रतिती तिथे एक असते आपण पाणी प्याबरोबर म्हणतो काय रे मीठ पडले का का या पाण्यामध्ये का खारट लागतो म्हणतो म्हणजे पाण्यामध्ये खारट रूपा रसरूपाने त्या मिठाचं आकार रूपाने अस्तित्व नसेल पण रसरूपाने त्याचं अस्तित्व असणं हा जसा त्याचा लेश असावा त्याप्रमाणेच अविध्यचा लेश शिल्लक राहतो असं महाराजांचं म्हणणं किंवा आपल्याला झोप लागते झोपेतन आपण पुन्हा होतो निवृत्ती पी निद्रा दोष वास्तविक निद्रा गुण आहे आपण इथे दोष म्हणून गोष्ट सोडून द्या शास्त्रामध्ये त्याला गुणाचंही महत्व दिले दोष म्हणून वर्णन केले दोष म्हणून वर्णन करण्याच कारण असं कि झोपेच परिवसान ज्यावेळी स्वप्नामध्ये होत त्यावेळी तिला दोष या नावाने संबोधिल पाहिजे आवरण करण निद्रा आणि त्या निद्रेमध्ये असं सामर्थ्य की विक्षेप निर्माण करतो म्हणून आविद्येला जर कोणी विचारलं आविद्या आवरण विक्षेप शक्तीमती कशी आहे निद्रेसारखी दृष्टांत निद्रेचा कारण निद्रा मी देवदत्ता यज्ञ दत्ता याचा विसर पाडते कळू येत नाही नको तुम्ही कुणीतरी बेकारी झाला काहीतरी मी व्यापार धंदा करतोय किंवा आणखी काय भांडतोय कोणाशी मैत्री केल्या म्हणजे सात्विक राजस आणि तामस किंवा कीर्तन प्रवचन करतात झाले सात झालं तेव्हा आवरण आणि विक्षेप, विक्षेप विक्षे, या दोन शक्ती त्या निद्रेच्या ठिकाणी असल्यामुळे निद्रेला मायेचा दृष्टांत म्हणून सांगितला जातो तो निद्रा नावाचा दोष जरी निवृत्त झाला तरी सुद्धा सा निद्रैव ती निद्राच पुढे स्वप्न रूपाने परिवसित होते आपल्याला प्रतीला येते स्वप्न भास प्रति प्रती येते निजरा स्वप्न रूपाने आपल्याला प्रतीत येते समजा स्वप्न निवृत्त झालं तर स्वप्न सेव जागृती रूप येणं प्रती येते अनुभव येते स्वप्न पुन्हा आपण पुन जर जागृतीत आलो तर स्वप्नच आपल्याला जागृतीच्या रूपाने प्रतीला येत असत ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंच स्वप्न हन जागृती हा फळ होती का महाराज म्हणता स्वप्न त्याचा फळभाव आहे घेत त्याच्यामध्ये सुशुप्ती, सुशुप्ती हा त्याचा अंकुर भाव आहे स्वप्न जागृती हा त्याचा फलभाव म्हण आपल्याला या तीन गोष्टी जर लक्षात आल्या तर अविद्या म्हणजे अज्ञानच कस तीन प्रकारे नटलंय ते लक्षात येईल निद्रेच्या रूपाने तरी अविद्या स्वप्नाच्या रूपाने तरी अविद्याच जागृतीच्या रूपाने तरी अविद्याच आहे तिच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आहे फक्त त्या विजभावात आहे का अंकुर्भावात आहे का फलभावात आहे अवस्था वेग आहे पण तीच त्या रूपाने नटलेली आहे असं मात्र आपल्याला दिसून येईल ही जशी व्यवहारात गोष्ट दिसून येते कि निद्रा निवृत्त झाली तरी स्वप्न रूपाने प्रती दिला येते स्वप्न निवृत्त झालं तरी जागृतीच्या रूपाने प्रती दिला येते ते मात्र निद्राच अविद्याच हे जसं ध्यानात यावं अविद्याच पद्धतीने देहोहम रूपाने अन्यथा बोधाच्या रूपाने अविद्याच प्रतीला येते आणि अहम ब्रह्मास्मित्या कारक कृत्यरूप यथार्थ बोधाने तरी पुन्हा अविद्याच प्रतीला येते हाच अविद्येचा लेश आहे याला म्हणायचं पूर्ण ऋण न फिटे पूर्ण ऋण फिटत नाही ऋणशेष म्हणून ज्याला म्हणतात तो राहतो किंवा निद्राफोरूपाने जागृतीच्या रूपाने निद्रा जिवंत असते आपल्याला वाटतं मी जागृतीत आहे म्हणून आपण जागृतीत असलो तरी त्या अविधीचा निद्रेचा परिणाम आहे असं आपण लक्षात ठेव म्हणजे पुन्हा त्याबाबत शंका येणार नाही तर काय वाटतं <coughs> कि <के> स्वप्न निराळ <coughs> आणि जागृती निराळ जागृती तर स्वप्नाची निवृत्ती झाली स्वप्नाची निवृत्ती झाली असेल पण स्वप्न निवृत्ती होणं म्हणजे जागृती सत्य असण वाचा अर्थाने त्याचीच बहीण आहे स्वप्नावस्थेची जागृती बच वर्गातली ती असल्या कारणाने त्याला वेगळं नाव द्यायचं कारण नाही दर्शन ते सांगत सिद्ध जातात आता पुन्हा सिद्ध करून दाखवतात सिद्धांताच्या दृष्टीने देवी अविदेश चौघी वेचते तत्वज्ञानाची नावे महाराज म्हणतात अगदी त्याच पद्धतीने सिद्धांत आपल्याला आता प्रतिपादन करतात म्हणजे हे परमार्थाच्या दृष्टीने कसं आहे ते सांगतात आपलं जे स्वरूप आहे हे स्वस्वरूप निरंजन आहे निस्तरंग आहे निर्विशेष आहे निर्गुण आहे सर्व धर्म विवर्जित आहे सर्व क्रिया विवर्जित आहे इतकं नव्हे तर सर्व भेद शून्य आहे स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाशरूपेन यो विराजते जे आपलं स्वस्वरूप स्वयंप्रकाशरूपाने विराजमान आहे ते सदाच स्थिर आहे अस्तित्वात आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या अन्यथा भाव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या वा अविद्येचा परिणाम असलेला अन्यथा भाव विपरीत ज्ञान कथम वर्तते हे कसं बरं राहणं शक्य आहे त्याचं उत्तर आहे राहणं शक्य नाही पहिली गोष्ट मग अविद्या आणि भाव शकत लक्षात येण्याची आवश्यकता की तत् सापेक्ष असणारा जो यथार्थ भाव आहे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती आहे ती सुद्धा राहणं शक्य नाही ती अविद्या तुमच्या आमच्या दृष्टीने मान्य केली तर पराआधी वाचा आपल्याला ज्या परापशन ती मध्यम आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणी सांगितल्या या चार वाणींच्या सहाय्येनं तत्वज्ञान भवती आपल्याला त्याच्या योग्य तत्वज्ञान आणि हो। तत्वज्ञानाचा परिणाम असा आहे ज्ञान आणि आज्ञान यांचा समानाश्रयतेने व समान विषयकतेने अत्यंत विरोध <coughs> अविद्या आणि विद्या ज्ञान आणि सारखा विरोध यांचं कधीच जुळणार नाही पण समान आश्रय आणि समान विषयकता आणि असं ज्यावेळी त्या तत्वज्ञानाचा परिणाम अविद्या निवृत्त चा होते आणि आविद्या निवृत्त होणं करणं हे त्या तत्वज्ञानाचं मुख्य काम आहे किंवा त्यांचा तो विरोध असल्या कारणाने ही गोष्ट घडणारच आविद्य या सह अविद्येच्या बरोबर त्या अहम ब्रस्मित्याकारोआप होतो वाक्यसमुखी वाक्य समुदाय निवृत्त झाला असताना भोवते जे आपल्याला तत्वज्ञान होत तदपी ते सुद्धा बोद्ध बोधक भावाने राहत असल्या कारणाने बोद्ध बोधकत्व का रूपाने वाचा वाचा या प्रवृत्ती व ती वाणीची एक प्रकारची प्रवृत्ती म्हणजे त्या रूपाने त्या वाणीचा ऋणशेष म्हणून म्हणतात तो शिल्लक राहिला असं आपण लक्षात ठेवा नाही तर स्वस्वरूपाच्या ठिकाणी संभवू नये पण ही गोष्ट बोद्ध बोधक रूपाने राहतं बोद्ध बोधक रूपाने तत्वज्ञान राहणं अहम ब्रह्मास्मित्याकार वृत्ती रूपाने त्याच राहणं हीच त्या वाणीची प्रवृत्ती आहे हेच त्या अविद्येच शेष रूप आहे लेश रूप आहे किंवा ऋणशेष आहे असं आपण लक्षात ठेवा म्हणून असं त्या दृष्टांता लक्षात ठेवायचं नाही शावतात पण स्थूल रूपाने नाही शाहून त्यांच्या साह्यानं जी आपल्याला तत्वज्ञान होतं अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती निर्माण होते ती वृत्ती म्हणजेच वाचेची प्रवृत्ती आहे सूक्ष्म रूपाने झालेलं प्रवृत्तीचं रूप आहे परंतु वरील दृष्टांता या याच वाणी तत्वज्ञानाच्या रूपाने उत्पन्न होतात तत्वज्ञानाच्या रूपाने त्यांची प्रवृत्तीच आहे त्यांचा अस्तित्वच आहे त्यांच्या ठेवा याचा अभिप्राय हा आहे की क्रांतिकामध्ये या चारही वाणींच्या योगाने आपले ठिकाणी जीव मी दे आहे क्रांतिकालामध्ये मात्र अविद्येच अस्तित्व असत त्यामुळे त्या अविध्यबरोबर या फराधी वाणी आपल्या ठिकाणी असतात मी देह आहे मी करता आहे मी भोगता आहे मी मनुष्य आहे मी अज्ञानी आहे अशी माणसाला सारखी प्रती येत असते सुखी दुःखी आहे पाप पुण्यवान आहे इत्यादी व्यवहार करतो मी करता भोगता जसं वाटतं त्याबरोबर त्या कर त्यामुळे शुभ कर्म केलं त्यामुळे मी पुण्यवान आहे मी अशुभ कर्म केलं त्यामुळे मी पापवान आहे त्यापुढे तुम्हाला सांगायचं की शास्त्र तर इतकं उत्तम आहे मानवी अंतःकरणाती अशी लोग लोग ना ना रचना करून ठेवली आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे आम्ही या मुलांना रोज सांगतोय कि संगीत हे एक शास्त्र संगीत सगळ्याला कळत जरी लोक सगळे लोक मानात उलवीत असले तरी त्यांना सगळ्यांना त्यात समकालाच ज्ञान असत संगीतामध्ये सप्त स्वर आहे आता त्या लिपी शास्त्रामधली जी स्वराची रचना आहे आणि त्या स्वराची रचना आहे जरी काही त्याच्या ह्याच्यामध्ये फरक दिसत असला तरी त्याचं मूळ ध्वनी रूप जे आहे ते समान आहे आणि स्वर ही त्याला संज्ञा आहे स्वर संज्ञेनं आपल्याला असं सूचित केलेलं आहे स्वयं राजेत ते स्वरा स्वतःच्या स्वस्वरूपाने जो विराजमान असतो त्याची शोभा तोच असतो त्याच्या शोभेला दुसरा कोणी लागत नाही आमच्या कीर्तनाला म्हणजे अमुक माणूस लागतो अमुक वाजवणारा लागतो ते अमुक लागतं तेव्हा म्हणले आमचं कीर्तन होतं म्हणजे काय झालं स्वयंराजे ते नाही हा सगळा सागर संगीत संभार असेल तर हे शोभायमा ते एकदा नसलं की संपलं प्रवचन राज येते तो स्वरासारखा आहे कीर्तनकार हा पराधीन आहे म्हणून प्रवचनकार मात्र स्वरासारखाय स्वयं राज येते म्हणून आ ई ऊ ए ऐ ओ अम आहा इथपर्यंत तुम्ही म्हणा हे अंगाने संपूर्ण आहे पण क ख म्हणायचं झालं कि मग त्याला काय लागतं त्या व्यंजनाला त्याच्या स्वर लागत म्हणजे व्यंजन हे स्वराच्या साह्यानं शोभाय म्हणवतो किंवा ते उभारी धरत नाही तर ते उभच राहू शकत नाही व्यंजनाची उभारी स्वरावर अवलंबून आहे स्वराची उभारी कोणावर अवलंबून नाही त्याची उभारी त्याच्या स्वतःवर अवलंबून आहे ही गोष्ट जर या वांगय रूपामध्ये स्वरात लक्षात येत असेल तर तीच गोष्ट संगीतात आहे त्या स्वराचं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण गायना मधला मुख्य गाभा स्वर आहे त्या स्वराचं पूर्ण ज्ञान मनुष्याला झालं एकंदर सातच स्वर आहे म्हणून सप्त स्वराचं पूर्ण ज्ञान झालं आहे ती माणसं त्या सात स्वरामध्ये असं काही उत्कृष्ट संगीत निर्माण करतायत की कोणत्या स्वरावर बोट ठेवला असताना कोणत्या स्वराच्या अभिव्यक्तीने कोणता राग तयार होतो याची त्याला माहिती असल्या कारणा त्या रागाची तयारी करून वेगवेगळे रस त्याच्यामध्ये ते भरतात उदाहरणार्थ यमन कल्याण म्हणजे सगळे तीव्र स्वर एकत्र करायचे की यमन कल्याण तयार होत आता त्याच्यात कल्याण होतं का नाही मला माहित नाही पण त्याचं नाव यमन कल्याण आहे काय त्याचं नाव मात्र यमन कल्याण आहे आणखीन कोणतालास आहे भैरव आहे भैरवी आहे दोन टोकाचे राग आहे हे मला एक यमन कल्याण म्हणजे सगळे तीव्र स्वर आणि भैरवी म्हणजे सगळे कोमलस्वर अशा रीतीने या रागांची रचना। राग कळले नाही तर व्यवहारातला राग येतो आपल्याला राग कळले नाही तर एक दोन देणे व घेणे चपराग असला आपल्याला फक्त राग येतो याच्यापेक्षा पुढचा राग आहे आपल्याला माहिती पण त्यामध्ये या राग जाण्याची रचना होते तर थोर, -थोर जे गायक आहेत त्याच्यामध्ये जे खरोखरी नावून निघाले त्याच्यामध्ये बुडलेले आहेत त्यानंतर ते मग्न झाले तासन तास रिया चाललेले असते त्याप्रमाणे ते गातात आणि गायनाला आम्ही स्वतः मला अनुभव आहे त्याचा एखाद्या गायनाच्या मैफलीला या पुणे शहरामध्ये दहा दहा हजार लोक जमतात हम्म हजार लोक जमलेले असतात सगळे काही एवढे संगीताचे तज्ज्ञ असत नाही दहा लोकांना संगीत करत काय एवढं ज्यांनी आपल्या हाड आयुष्य आयुष्य घालवलंय त्यांना समोर कळेना कुठून कालातून के सुरू केलं कुठे समाजातून सुरू केलं कळत नाही <coughs> कसा थांबला हे कळत नाही मात्रा मोजता येत नाही अशी पण पण दहा हजार लोक जमतात सगळे जागे राहतात माना डोळवतात मोठे आश्चर्याचीच गोष्ट आहे सगळ्यांना कळत नसतात त्यांना अगदी अनाआधी कालापासून तुम्ही बघा पण ह्याचं सगळ्याला ज्ञान नाही आता एक दात्यांची गोष्ट आठवली म्हणून सांगतो तुम्हाला जरी प्रवचन नसलं तरी सांगतो त्यातलं वर्म समजण्यासाठी एका राजाला असाच गायनाचा नाव त्याच्या मैफली व्हायच्या असे लोक भरपूर जमायचे त्या राजाला असं वाटायचं काय मी एवढा संगीताचा अभ्यास हो मला कित्येक वेळा समाजचं कालाच ज्ञान होण्याला पंचही पडतं एवढे लोक का, समकालाचे ज्ञाने आश्चर्य पंतप्रधानांनी सांगितलं राजेसाहेब हे सगळे स्वरज्ञानी नाहीये यांना को होणार त्यातलं कळत नाही समकालाचं ज्ञान एवढं सोपं आहे आम्ही एकदा प्रयत्न करतो ते कळत नाही तर लोक माना टोलवतात ते अवय डोलवतात म्हणजे डोलवतात तेवढा त्याचा था अर्थ था। खरं त्याना कळत म्हटलं कशावरून तुम्हाला म्हटलं मी सांग तुम्हाला परवानगी द्या एक प्रयोग करायला ठीक आहे म्हणले प्रयोग करायला परवानगी असा मोठा शामी उभा केला चांगले उत्तम प्रकारचे पंडित गायक सगळे एकत्र जमा केले वादक त्या मानाचे के तयार केले सभा सुरू झाली गावात आणि त्या सभेच्या दारात मोठीशी जाहिरात लावली होती असा डांगोरा पेटून सगळ्यांना सांगितलं होतं की आज गायनामध्ये समयवर जर कोणी मान हलवी तर त्या शिराचा छेद केला जाईल मान तोडली जाईल केला जाईल म्हणून प्रत्येक एका सैनिक उभा केला होता दंगा करतील त्याचं नेमणे ने। म्हणून त्याच्यापेक्षा वरच सैन्य म्हणजे मिलिटरी स्वतंत्र सैन्य किंवा मित्र सैन्य म्हणून ज्याला म्हणतात ते उभं केलं होतं आता नागवी तलवार घेऊन प्रत्येक माणूस आपल्या मानेशी उभा आहे मान्यवर काय केव्हा तो आपल्यावर घाव गेले ह्याचा नेम नाही तो राजाचा हुकूम दुसऱ्याचा कोणाचा असतात तर निराळ आणि उभा किल्ला पोलिस नाही पण तो सैनिक आहे तो तर काही कोणाचं घेणार नाही काय पूर्ण निरपेक्ष पद्धतीने तो काम करणार असं असल्या प्रत्येकाच्या मनात असं निर्माण झालं की आज काही मान हलवायचे नाही काय वाटलं <laughs> मान हलवायचे मान तुटल्यावर काय करता <laughs> पण एक गायक खरा हडाचा गायक म्हणून ज्याला म्हणतात सप्तस्वराचा पूर्ण ज्ञानी म्हणतात तो त्या गायनाला आला होता नेमका तो पुढे बसा आणि अंतरातून अशी सूचना होती की जो मान हाली होईल त्याला मारायचं नाही सैनिकांना जो मान हाली होईल त्याला पकडून राजे साहेब यांच्याकडे आणायचा आणि जाहीर केलं होतं गायन असं रंगात आलं आणि तो आलाप घेता घेता तो गायक समेवर आल्याबरोबर जो खरा हाडाचा गायक होता तो म्हटला मान तुटली तर तुटली हरकत नाही पण आता समेवर मान हलवलीच पाहिजे आणि त्याच्या मनाचा निर्धार आणि मान हलवली एक जण संपूर्ण गायन होई तोपर्यंत उत्तम गायन आले गायक असलेले गायन अगदी उत्तम रंगात आलेलं पण कोणी ना भैरवीवर मान हलवले ना भैरवावर मान हलवले आहेर भैरव आला तरी सुद्धा कोणी मान हलवली नाही कारण त्यांना माहीत होतं की आहेर भरवावर जरी आपण मान हलवली तर आजचा राजाचा जो आपल्याला अखेर व्हायचा आहे तो घ्यायला आपण पुन्हा शिल्लक राहणार नाही हो आणि मान हलवली नाही पण ज्याने मान हलवली त्याला मात्र राजाकडे घेऊन जाण्यात आलं त्याला असं वाटलं आता मी मारणार आता काही मी राहणार नाही तर नाही म्हणलं आपण मान हलवली आपली गोष्ट संपली राजाने त्याला बक्षीस वगैरे दिलं की हा खरा ज्ञानी बाकीचे सगळे नुसते करमणुकीला येणारे लोक आहेत हे आजही आपल्याला बघायला मिळेल हे इतकं सगळं व्याख्यान ऐकून मला आपल्याला असं सांगायचं आहे कि एवढ जरी खरं असलं तरी देवाने सगळ्याला असं ज्ञान दिलं की हे संगीत चांगलं झालं हे बिघडलं म्हणायचं सामान्य माणसं सुद्धा बाहेर आल्याने पण तो वाज अगदी छान भैरव अगदी फार व्हायला भैरवी फार व्हायले एवढं जरी कळलं नाही तर तो म्हणतो आजची रंगली त्याला विचारायचं कोण कोण ते रागायला सांगतो तुम्हाला मला ह्यातलं काही कळलं किती वेळा तो समीवरला सांग काही त्याला सांगता येत नाही पण तो एवढं सांगू शकतो काय की हे चांगलं आहे गायन उत्तम झालं आणि गायन वाईट झालं हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे मनुष्याला आपण केलेल्या कर्माविषयी कर्म के कर्मा हे कर्म केलेलं शुभ कर्म आहे आणि हे अशुभ कर्म आहे ह्याची जाणीव होईल एवढी बुद्धी या जयावत मानव मात्राला देवाने दिली आहे त्याला शास्त्र शिकलं पाहिजे फार अमुक केलं पाहिजे अशातला भाग ही गोष्ट मनुष्याला सहजच करते आणि त्यामुळं केलेल्या कर्माला जाणून मी या शुभकर्माचा या मिश्र कर्माचा या पाप कर्माचा करता आहे म्हणून मी पुण्यवान आहे पापी आहे अशी पण माणसाची बुद्धी होत असते कुठपर्यंत होते जोपर्यंत अविद्य आहे तोपर्यंत अशी होत असते माणसाची नंतर सामान्य ज्ञान झाल्यावर या पराधी वाटेच्या संबंधाने त्याला पुढे ज्ञान होत मी सच्चिदानंद ब्रम्मरूप आहे पराधी वाणीच साह्य असा या शब्दाचं साह्य होत या वाणीच साह्य होत आणि या साह्याच्या द्वारे मी परब्रम्ह मी ब्रह्मरूप आहे त्याला मनुष्याला ज्ञान होत पण हे दोन्ही व्यवहार अविद्यामूळ आहेत पण हा त्या अविद्येचा एक दुसरा अंश आहे हा ही सत्वगुणाच्या रूपाने पण अविद्येचाच लेश आहे असं मला सांगतो पुढे सिद्ध करतात हीच गोष्ट पुन्हा आणखीन विस्ताराने ठेवू लागला तर आपण त्याच्याकडे फारस लक्ष द्यायचं नाही पण आपण आपलं महत्व म्हणून जर कधी हेच सांगाल तर मग लोक ऐकणार नाही जाणार अगदी परवा सांगितल्याप्रमाणे शेणगोळाच नक्की करतील घरदार सोडायचं अगदी श्रुतीने सांगितल्याप्रमाणे पाणी श्रोत्रियम ब्रम्माष्टम एवढं सगळं करून जर तो श्रममेव घडत असेल त्याच्यामध्ये कष्टच कष्ट घडत असतील काय त्याचा उपयोग आहे अशी म्हणण्याची वेळ यावी अशी ही ओबी आता तरी पण ही ओबी माऊलीची असल्याकारणाने आपण आता त्या अभ्यासाला प्रवृत्त झाला असल्याकारणाने मी समजून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा असा अपसमज होणार नाही यस्मिन बोधी बोध्य बोध्य बोध्य बोध्य हा की परादी मी एक श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ असलेले श्री गुरु त्यांनी मला तत्ुणस्यादी महावाक्याचा उपदेश केला तू ब्रह्म आहेस असं मला प्रतिपादन केलं ते मी अत्यंत आदराने विश्वासाने मनःपूर्वक अगदी त्यांची तप भक्ती गुरुभक्ती श्रवणे अनिंदा इत्यादी गुण संपन्न होऊन मी ते श्रवण केलं आणि ते उपदेश करीत होते मी शिष्य बुद्धीने त्यांच्याकडे श्रवण करीत होतो प्रश्न प्रतिवचनात्मकोहात्मक आमचा पाठ चालत होता काय आणखी चिंतन चालत होत मनन चालत होतं आणि त्या योक्तिक चिंतनाने त्या मननाने मला एक बोध झाला असा व्यवहार झाला किती भीता हा उच्च भेद भेद पार भेद म्हणजे अगदी फार काठ्या घेणं आणि एकमेकाला मारण हा भेद नाही हे कोणा कळण्यासारखा भेद गुरुजी तर असं बारकावे म्हणत असतात त्यांचा दृष्टांत आहे मी तेवढ्या स्पष्ट रूपाने पण त्याचा सार तुमच्या ध्यानात भाव येईल अशा रूपाने तो दृष्टांत सांगतो हल्ली तर त्याचं उदाहरण आलंय ही गोष्ट त्यावेळी जर जास्त रूपात असती तर त्या गुरुजी अजून त्याच्यापेक्षा स्पष्ट बोलले असते आता उदाहरण आए आंतरजातीय विवाह करना यहाँ हाल फार प्राधान्य आंतरजातीय हो विवाह कह